स्कंध पाचवा अध्याय तिसावा निशुम्भाचा मृत्यू रणामध्ये गेल्यावर धनुष्य हातात घेऊन जगदंबिकेला भेडसावण्याकरता निशुंभाने बाणवृष्टी केली चंडिकेने ही बाण टाकीत असलेल्या निशुंभाला पाहून आपले धनुष्य हाती घेतले ती कालिकेला म्हणाली हे काली ह्यांचा मूर्खपणा पहा हे दोघेही केवळ मरणाकरताच आले आहेत अनेक दैत्य वध आणि रक्तबीजाचा नाश अवलोकन करूनही माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे हे जयाची आशा करीत आहेत आशा ही बलवत्तर आहे पुरुष जरी पराजित झाला त्याचे बल नाहीसे झाले धुळीला मिळून तो निश्चे झाला तरी त्याला आशा सोडित नाही हे काली आशापाशाने जखडून गेल्यामुळे युद्धाकरता आलेल्या ह्या शुंभनिशुंभांचा वध केलाच पाहिजे हे मुमर्शू मोहित झाल्यामुळे येथे आले आहेत आज सर्व देवांसमक्ष मी ह्यांचा वध करीन असे सांगून चंडीने कानापर्यंत धनुष्य ओढून विविध बाणांनी उभ्या असलेल्या निशुंभाला आच्छादित केले तेव्हा दानवाने त्या दानवानेही तीक्ष्ण बाणांनी तिचे बाण तोडले त्यावेळी त्यांच्यामध्ये अतिभयंकर युद्ध झाले सरोवरात प्रविष्ट होणाऱ्या गजाप्रमाणे तो बलाढ्य आपले मानेवरील केश हलवीत सैन्यसागरात प्रविष्ट झाला नखे आणि दंतप्रवाह यांच्या योगाने मदबत्त गजांप्रमाणे उभ्या असलेल्या दानवांचे लचके तोडून त्यांना खाऊ लागला ह्याप्रमाणे तो सिंह सैन्याचा नाश करू लागला तेव्हा आपले धनुष्य खेचून निशुंभासूर तिकडे धावला इतरही अनेक क्रुद्ध झालेले दैत्य डोळे लाल करून दातोट खात देवीचा वध करण्यासाठी पुढे धावले कालिकेचा वध करून जगदंबिकेला करता सैन्यासह तो शुंभ वेगाने पुढे गेला तो रौद्र आणि श्रंगार रसाने युक्त आणि सौंदर्य संपन्न अशी अंबिका त्याच्या दृष्टीस पडली विस्तीर्ण आणि आरक्तवर्ण नयन आणि क्रुद्ध दृष्टी यांनी युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ त्रैलोक्य सुंदरीला अवलोकन करून त्याने विवाहाची इच्छा सोडून दिली त्याने मरणाचा निश्चय केला आणि धनुष्य सज्ज करून तो तिच्या पुढे येऊन उभारायला त्या दानवाला देवी म्हणाली हे पामर हो जीविताची आशा असल्यास ही तुमची सर्व आयुधे येथेच टाकून द्या तुम्ही पाताळात अथवा सागरामध्ये जा हे रुचत नसल्यास माझ्या बाणप्रहाराने संग्रामामध्ये मी तुमचा वध करीन स्वर्ग प्राप्त झाल्यावर तुम्ही सर्वच निश्चिंत होऊन तेथे सुखाने क्रीडा करा भित्रेपणा आणि शौर्य ही एकत्र राहणे शक्य नाही मी तुम्हाला अभयदान देते तुम्ही सर्वही येथून निघून जा हे तिचे भाषण श्रवण करून मदमत्त झालेल्या निशुंभाने हताद वेगाने धावत जाऊन मधमत्त सिंहावर आणि जगदंबिकेवर खडगाचा प्रहार केला परंतु देवीने आपल्या गदेने तो खडग प्रहार चुकवून कुराडीने त्याच्यावर प्रहार केला त्या मधमत्ता असुरावर तिने खडग प्रहार केला पण त्या वेदना सहन करून त्याने चंडिकेवर प्रहार केला तेव्हा घोर घुध्र कंक आणि वायस अतिशय संतुष्ट होऊन नृत्य करू लागले गज आणि अश्व यांच्या देहाने व्याप्त झालेल्या रणभूमीवर रक्तस्त्राव युक्त असुर शरीरे इकडे तिकडे पडली दानव पडल्याचे अवलोकन करून निशुंभला क्रोध झाला भयंकर गदा घेऊन तो चंडिकेवर धावला मदम झालेल्या निशुंभाने मस्तकावर गदेचा प्रहार केला आणि देवीवर आघात केला तेव्हा देवी अत्यंत क्रुद्ध झाली प्रहार करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या निशुंभाला अवलोकन करून ती म्हणाली हे मुढ उभा राहा मी हे खडग तुझा मानेत खूप असते म्हणजे तू सत्वर जाशील असे सांगून कालिका देवीने खडगाच्या योगाने त्या निशुम्भाचे मस्तक तोडले तेव्हा देवीने शिरच्छेद केला असताही हातामध्ये गदा घेतलेले ते त्याचे भयंकर धडच देवगणांना त्रस्त करीत सर्वत्र भ्रमण करू लागले परंतु देवीने तीक्ष्ण बाणाने त्या धडाचे हातपाय तोडले तेव्हा तो पर्वतुल्य राक्षस गतप्राण झाला हे पाहून शुंभासूर फार खिन्न झाला परंतु निकराने युद्ध करून या देवीचा निश्चय करून तो शस्त्रास्त्रांची तयारी करण्याकरता आपल्या मंदिराकडे गेला तो भयंकर पराक्रमी निशुंभ दैत्य पडला असता त्याच्या सैन्यामध्ये हाहाकार उडाला रक्ताने भरलेले त्याचे सर्वही सैनिक आयुधे टाकून राजमंदिराकडे गेले ते आलेले पाहून शत्रुनाशक शुंभ म्हणाला निशुंभ कोठे आहे तुम्ही कसे परत आला हा राजाचा प्रश्न ऐकून सैनिक म्हणाले हे राजा तुझा भ्राता रणभूमीवर मरून पडला आहे त्या देवीने सर्व शुरांचा आणि तुझ्या भ्रात्याचा वध केला हे तुला सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत हे राजा त्या चंडिकेने निशुंभाचा वध केला देवकार्यासाठीही कोणीतरी अनिर्वचनीय स्त्री दैत्य वध करण्याकरताच प्राप्त झाली आहे दैव तुला अनुकूल नाही ही साधारण स्त्री नसून अनुपम देवी शक्ती आहे हिचे चरित्र अचिंत्य आहे देवतांना मायेचे रहस्य जाणण्यास निपुण आहे तिचे चरित्र गुढ आहे दुसरी काल रात्रीप्रमाणे ती सर्व लक्षण संपन्न देवी ज्याचा अंत लागत नाही त्या सर्वेश्वरांचेही उल्लंघन करणारी आहे अंतरिक्षामध्ये असलेले सर्व देव निर्भय होऊन देवकार्य करणाऱ्या त्या अद्भुत श्री देवीचे स्तवन करीत आहेत म्हणून पलायन करणे आणि देहरक्षण करणे हाच योग्य धर्म होय हे राजा आपल्याला सुखाचा आणि अनुकूल काल प्राप्त झाल्यानंतर संग्रामामध्ये पुन्हा तुझा विजय होईल हा काल कधी कधी दात्याला याचक करतो आणि काही प्रसंगी भिकाऱ्यालाच धनदाता करून सोडतो ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि इंद्रादी सर्व देव कालाधीन आहेत सारावश काल स्वतः प्रभू आहे संप्रत तुझा विपरीत काल आहे म्हणून अनुकूल कालाचीच तू वाट पहा हे राजा संप्रतचा काल देवाला अनुकूल आहे म्हणून कालगती समजल्याशिवाय कार्य योग्य नाही तेव्हा कालानुरूप वागावे पूर्वी काल तुला अनुकूल होता परंतु तोच काल सांप्रत विमुख झाल्यामुळे आज अबलेने तुझा तुझ्या बला बलाढ्यासुरांचा वध केला आहे हे शुंभा शुभ किंवा अशुभ सर्वस्वी कालच करीत असतो ही काली अथवा सनातन देव हे शुभा शुभाचे शुभा कारण नव्हे हे राजा जो तुला रुचेल तो विचार तू कर जग कालाधीन आहे असा विचार करून सत्वर पातळामध्ये जा अरे जिवंत राहिलास तर तुझे कल्याण होईल तू मे्यार तुझे शत्रु आनंदित हो देवान आनंद होईल, ते पुन्हा अध्याय होते समाप्त